स्कंद दहावा अध्याय आठवा मनूंचे वर्णन शौनक म्हणाले आता इतर मनूंचे वर्णन आम्हाला सांगा सूत म्हणाले अशा रीतीने स्वयंभूव मनूची उत्पत्ती ऐकल्यावर नारदाने अन्य मनूंची उत्पत्ती विचारली तेव्हा नारायण मुनी म्हणाले पहिल्या स्वयंभूव मनूने देवीची सेवा करून पृथ्वीचे निष्कंटक राज्य मिळविले प्रियव्रत आणि उत्तानपाद हे त्याचे महान पुत्र होते दुसरा स्वारोचित मनु होय तो प्रियव्रत पुत्र असून महान पराक्रमी होता त्याने कालिंदीच्या तिरी आपले निवासस्थान केले सुकलेरी पाने खाऊन देवीच्या मृण्मय मूर्तीची त्याने आराधना केली अशी बारा वर्षे तपश्चर्या केल्यावर सहस्र सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारी देवी प्रकट झाली तिने स्वारोचिताला सर्व मन्वंतराचे आधिपत्य दिले म्हणून तिला जगद्धात्री किंवा तारिणी असे म्हणतात तारिणीची आराधना केल्यामुळे त्याला अजातशत्रू आधिपत्य मिळाले त्याने धर्मस्थापना केली आणि पुत्रपौत्रासह राज्य उपभोग घेतला अखेर सर्व त्याग करून तो स्वर्गलोके गेला प्रियव्रत पुत्र उत्तम हा तिसरा मनू झाला त्याने गंगा किनाऱ्यावर मंत्राने उत्तम तप केले तीन वर्षे उपवास करून त्याने देवीस प्रसन्न करून घेतले तिचे स्तवन करून त्याने दीर्घ आणि निष्कंटक राज्य मिळविले अनेक सुखे भोगून तो राजर्षींनी मिळवलेल्या स्थानाप्रत गेला प्रियवत पुत्र तामसा हा चौथा मनू होय नर्मदेच्या तीरी त्याने महेश्वरीची आराधना केली कामराजकूट जपाचे त्याने पारायण केले वसंत ऋतूत नवरात्र पूजन केले त्यामुळे जलजाक्षी देवीस त्याने संतुष्ट करून घेतले तिचे उत्तम स्तोत्रांनी त्याने स्तवन केले आणि राज्यभोग प्राप्त करून घेतले त्याने अत्यंत सामर्थ्य संपन्न असे दहा पुत्र आपल्या भार्येच्या ठिकाणी उत्पन्न केल्यावर तो स्वर्गास्राचा जप करून त्याने स्वराज्य संपत्ती सर्वसिद्धी देणारे बल दीर्घायुष्य पुत्रपौत्र यांची प्राप्ती करून घेतली त्याने धर्माचे विभाग केले आणि उत्तम व्यवस्था करून विषय उपभोग घेन तो इंद्रलोकी गेला अध्याय आठवा समाप्त